स्कंद पाचवा अध्याय दहावा देवीचे महिषासुरास उत्तर महिषासुराच्या मंत्र्याचे भाषण ऐकून देवीने मेघासारखे गंभीर हास्य केले ती म्हणाली हे दानवा मी सर्व दैत्यांचा नाश करणारी देवांची शक्ती आहे असे तू समज पापात्म्या महिषाने पीडा करून यज्ञ बहिष्कृत केलेल्या सर्व देवांनी त्याच्या वधाकरता माझी प्रार्थना केली तेव्हा सैन्य न घेता मी एकटीच त्याचा वध करण्याकरता आले आहे हे निष्पाप मंत्र्या सामपूर्वक आदराने भाषण केलेस म्हणून मी संतुष्ट झाले आहे नाहीतर केवळ दृष्टीने तुझा वध केला असता पण मधुर भाषण कोणाला प्रिय नाही आता तू त्या पापी महिषाला माझा निरोप सांग तुला जर जीविताची इच्छा असेल तर त्वरित पाताळात निघून जा नाही माझ्या बाणांनी तुझ्या शरीराचे तुकडे होऊन मी तुझा वध करीन माझ्या दयाळूपणामुळे तू सत्वर निघून जा जर हे मूर्खा तू गेला नाहीस तर तुझा वध होऊन देवांना पुन्हा स्वर्ग प्राप्ती होईल समुद्र वलयांकित पृथ्वीचाही तू त्याग कर माझे बाण तुझ्यावर पडले नाहीत तोवरच तू पाताळलो की जावेस जर तुला युद्धाची खुमखुमी असेल तर सत्वर माझ्या समोर तुझ्या वीरांसह मी तुला यमसदना पाठवते हे मुढमते आजपर्यंत प्रत्येक युगात तुझ्यासारख्या असंख्य दैत्यांचा मी वध केला आहे त्याचप्रमाणे आज तुझाही वध करीन त्यामुळे माझ्या शस्त्रांची सफलता होईल ही वृथा धारण करण्यात काय फायदा म्हणून मदनाने विव्वल झालेला तू समरांगणात येऊन माझ्याशी युद्ध कर हे दुष्टा स्त्रीच्या हातूनच वध होणार म्हणून तू देवा फार छळलेस पण वरप्राप्तीमुळे आता फुगून जाऊ नकोस ब्रम्ह देवाचे वचन शेवटास न्यावे म्हणूनच मी असामान्य स्त्री रूप धारण करून तुझा नाश करणार आहे तरी तुला जीवितांची इच्छा असेल तर ब्राह्मणांचे निवासस्थान पृथ्वी आणि देवांचा स्वर्ग तू त्वरित सोडून देऊन चालता हो आणि भुजंगांचा वास असलेल्या पाताळात जा देवीचे सहेतुक भाषण ऐकून तो महिष म्हणाला हे देवी तू मदमत्त झाल्याने स्त्री सुलभ असे अवि, अविचाराचे भाषण केलेस पण महिषासुराची आणि तुझी बरोबरी होणार नाही युद्ध असंभवनीय आहे शिवाय तू एकटीस तरुण स्त्री आणि नाजूक आहेस महिषासर धिप्पाड आहे तेव्हा तुमचे दोघांचे युद्ध होणे कठीण गज अश्व रथ पायदळ ह्यांनी आणि अनेक प्रकारच्या आयुधांनी संपन्न असे आमचे सैन्य आहे तेव्हा हे सुंदरी मालतीचे पुष्प चुरडण्यास जसे गजेंद्राला काही श्रम नाहीत त्याचप्रमाणे तुझा वध करण्यासही त्याला श्रम होणार नाही तुझ्याशी थोडेही कठीण भाषण केले तरी ते शास्त्राला धरून होणार नाही त्यामुळे भीती वाटते शिवाय आमच्या राजाचे मन तुझ्यावर जडले आहे म्हणून मला सौम्य भाषणच केले पाहिजे नाहीतर मी आत्ताच तुझ्यासारख्या रूपगर्भितेचा आणि मदोन्मत स्त्रीचा वध केला असता पण जगाला मागे टाकणारे तुझे रूप जाणून माझा धनी मोहित झाला आहे हे त्रिभुवन सुंदरी हे सर्व द्रव्य आणि राज्य तुझे असून महिषासूर हा खरोखरच तुझा दास होणार आहे म्हणून अशा प्रकारे विनाश होणाऱ्या क्रोधाचा त्याग करून तू त्याची प्रणयाराधना कर माझा स्वामीविषयी माझी पूर्ण निष्ठा असल्याने अगदी भक्तिभावाने मी तुला प्रणिपात करीत आहे तू महिषाची पट्टराणी हो आणि या त्रैलोक्याचा उपभोग घे हे त्या महिष मंत्र्याचे भाषण ऐकून देवी म्हणाली हे सचिवा मी तुला शास्त्रविहित मार्गाने कथन करते तू श्रवण कर तू महिषासुराचा प्रधान आहेस हे मी जाणले आहे तुझी बुद्धी आणि स्वभाव पशुतुल्य आहे असे तुझ्या भाषणावरून स्पष्ट होत आहे तेव्हा ज्याचे मंत्री साक्षात पशु आहेत तो तुझा धनी बुद्धिमान नसणारच तुमचा उभय त्यांचा हा संयोग घडून आला आहे अरे मूर्खा माझा स्वभाव स्त्री सुलभ आहे असे तू म्हणालास मी पुरुष नाही काय आणि माझा स्वभावही पुरुषाप्रमाणे नाही काय मी जाणून बुजून स्त्री वेश केला म्हणून हा दैत्यराज मूर्ख तर पण वीर रसाविषयी अनभिज्ञ आहे असेच मला वाटते अरे दुष्टा त्या महिषाने स्त्रीकडून मरण सुखदायक होईल म्हणून तसा वर मागितला पण खरोखरीच तसे मरण शुराला दुःखदायकच नाही का मी स्त्री रूप धारण करून देवकार्य करण्यासाठी आले आहे तर मी भय का धरावे अरे दैव फिरवल्यावर तृण ही वज्रा प्रमाणेच भासत असतात तेव्हा सैन्य आणि आयुध यांचा आश्रय दैवापुढे टिकाव धरणार नाही ज्याचे मरण जवळ येऊन ठेपले आहे त्याला सैन्याचा उपयोग नाही कालयोगानेच सुख दुःख मरण ठरून गेलेले असते दैवात लिहिल्याप्रमाणे मृत्यूयोग संभवत असतो प्रत्यक्ष ब्रम्हदेवादिकांचे जन्ममरणही ठरल्या वेळीच घडत असते मग इतरांचा विचारच कशाला जन्ममरण निश्चित आहे पण देवांच्या वरदानामुळे जे मृत्यूची भीती बाळगत नाही ते मूर्ख होत तू त्याला सांग की देवांना स्वर्ग प्राप्त होऊन यज्ञातील हवीर भाग मिळावा यासाठी तू त्वरित पाताल लोकी जावेस आणि जर महिषाचा तसा विचार नसेल तर युद्धाला तयार होऊन तू सत्वर ये अरे विष्णू वगैरे सर्वदेव देव पराभूत झाल्याने तू माजला आहेस पण त्याचे कारण दैव आणि ब्रम्हदेवाचे वरदान हेच आहे ते ऐकून तो विचार करू लागला की आता येथून युद्ध न करता जावे की कसे कारण विवाहासाठी हिला बरोबर आणण्याची राजाज्ञ आहे तरी कलह न करता येथून जाऊन राजाला सत्वर कथन करावे पुढचा निर्णय राजास घेईल सर्व मंत्र्यांची मसलत घेऊन तो काय करायचे ते ठरविल असा मनात विचार करून तो मंत्री महिषा कडे परत आला आणि नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला हे राजा ती देवी सिंहावर बसली असून तिचे अठरा हात आयुधानी युक्त आहेत मी तिला म्हटले हे सुंदरी तू महिषाची पट्टर होऊन यात रेलो चिरकाल उपभोग घे आज पुढेही तो तुझ्या अधीन होऊन राहील आणि तू स्त्रियांमध्ये सर्व श्रेष्ठ आणि भाग्यवती स्त्री होशील पण हे राजा माझे ऐकून ती मधुरादेवी देवी हास्यकल्लोळात मग्न होऊन म्हणाली महिशीच्या गर्भापासून उत्पन्न झालेल्या त्या अधम पशूला मी देवकार्यासाठी बळी देणार आहे अरे मूर्ख शिरोमणे पती म्हणून महिषाचा स्वीकार करणारी एवढी मूर्ख स्त्री जगात असणार नाही अरे मजसारख्या माझसारखी स्त्री पशु होईल का? कामातूर असलेली एखादी महिशीच त्याचा पती म्हणून स्वीकार करील मी इतकी नीच मी संग्रामात युद्ध करून तुझ्या सारख्या देवशत्रूंचा सा पातालाच जा हे राजा ते कठोर भाषण ऐकून मी पूर्ण विचार केला आणि केवळ रसभंग होऊ नये म्हणून तिच्याशी युद्ध न करताच परत आलो आपल्या आज्ञेशिवाय मी तरी काय ठरवणार हे राजा ती स्त्री अत्यंत उत्मत्त झाली आहे भविष्यात हे मी जाणू शकत नाही जे होणे असेल ते होईल आपली आज्ञा आम्ही प्रमाण मानू युद्ध किंवा पलायन यापैकी काय करायचे हे मला सांगता येणार नाही अध्याय दहावा समाप्त